ांड सर्व सांगितली ऐकण्याची तुला गोडी असेल तर ही दुसरी कथा आहे असे राम म्हणाला रा तेव्हा लक्ष्मण त्याला म्हणाला आश्चर्य उत्पन्न करणारा कथा ऐकताना राजा माझी तृप्ती होत नाही लक्ष्मण असे म्हणाला तेव्हा ईश्वाकुन राम दुसरी परमधर्मयुक्त कथा सांगू लागला महात्म्या ईश्वाकू अंशात निमी नावाचा बारा वासलेला पुत्र राजा होता तो वीरात आणि धर्मकर्मात धर्म निष्ठावन होता त्या वीर संपल्या नव ठेवले असे ऐकिवत आहे तेथे महान यशस्वी राजश्री निमी वास करू लागला त्या अत्यंत मोठ्या नगरात वास करीत असताना त्याच्या मनात आले की आपण पित्याच्या मनाला आनंद देणारा दीर्घ काळपर्यंत चालणारा यज्ञ करावा मग त्याने मनपुत्र आणि आपला पिता जो ईश्वाकू त्याला विचारून सर्वश्रेष्ठ ब्रह्मशी वसिष्ठ यांची प्रथम निवड केली मग त्या पुत्र राजश्री निमिने आत्री अग्नि अंगीरस आणि तपोधन भृगू यांची निवड केली पण त्या श्रेष्ठ राजश्रीला वसिष्ठ म्हणाले यापूर्वी माझी इंद्राने निवड केली आहे तू थोडा अवकाश ठेल मग महाविप्र गौतमाने त्यांची जागा घेतली महा तेजस्वी वसिष्ठाने इंद्राचा यज्ञ पार पडला राजा निमिने त्या विप्राना हिमवानाच्या एका बाजूला आपल्या नगरापासून जवळच नेले आणि तेथे यज्ञ केला पाच हजार वर्षे राजा त्या यज्ञाची दीक्षा घेऊन बसला होता इंद्राचा यज्ञ संपल्यानंतर अनिंद्य भगवान वसिष्ठ ऋषी हवनकर्म करण्याकरता राजाकडे आले आपले रिक्त स्थान गौतमाने पूर्ण केले असल्याचे त्यांना दिसले ब्रह्मदेव सुद्धा वशिष्ठांना अतिशय राग आला राजाच्या भेटीसाठी ते काही काळ बसून राहिले त्या दिवशी राजाला राजा भेट होत नाही याचा बाजूला सारून दुसऱ्याची निवड केलीस त्या अर्थी राजा तुझा देह हो, चेतनाविन होईल राजा जागा झाल्यानंतर त्याने हा शाप उच्चार ऐकला तेव्हा क्रोधाने बेभार राजा ब्रह्मपुत्राला म्हणाला न कळत मला क्रोधाने व्याप्त होऊन दुसरा जण यमदंडच अशी शापरूपी आज तुम्ही उच्चार तेव्हा ब्रह्मे तुमचाही सुरुचिर म्हटला जाणारा देह चेतना विही यात संशय नाही अशा प्रकारे राजा आणि ब्राह्मणोत्तम या उभयतानी एकमेकांना रोषाने शाप दिले आणि ते दोघेही एकमेकांच्या तोडीचा प्रभाव अंगी असणारे लागलीच देह विहीन झाले उत्तरकांडाचा पंचावन्न सर्ग समाप्त होता